श्लोक दुसरा अधच प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्ध अधच मूला कर्मानुबंधीनी मनुष्य लोके सत्वादी गुणांच्या योगाने वृद्धी पावलेल्या व शब्दादी विषयरूपी पल्लवानी युक्त अशा त्या वृक्षाच्या अनेक शाखा खाली व वर पसरलेल्या आहेत कर्माच्या आधीनं असणारी म्हणजे कर्माला अनुसरणारी त्याची अनेक मुळे खाली मनुष्य विस्तार पावलेली आहेत मग या याची प्रपंच पा, अधोशाखिया पादपा, दपा जाती उमपा, जाती उजू। मग याच खाली शाखा असलेल्या संसार वृक्षाच्या पुष्कळ फांद्या सरळ वर देखील जातात आणि आधी फाकली डाळे ती ए होती मुळे तयाही हि तळी पगळे वेल पालवू आणि त्या संसार वृक्षाच्या खाली ज्या फांद्या विस्तारलेल्या आहेत त्या फांद्या पारंभ्याप्रमाणे मुळे होतात व त्या मुळांपासून खालीही वेल व पाला फुटतो ऐसे जे आम्ही मणितले उपक्रमी तेही परिसे सुगमी बोली सांगो असे जे आम्ही आरंभी म्हणजे ओबीसी सत्तावन्न ते चौसष्ट मध्ये म्हटले होते तेही सोप्या भाषेत सांगतो ऐक तरी बद्ध मूळ अज्ञाने वेदांची थोरवने घेऊनिय तरी अज्ञान रूपी बळकट बनलेल्या मुळाने महत्त्वादिकांच्या भराने व वैदरूपी मोठी पाने फुटून हा संसार पुढे सांगितल्याप्रमाणे वाढतो पर्यादी तारुडोनी महाभुज उठ परंतु प्रारंभी तर स्वेदज जारज अंडज आणि उद्भीज हे बुडापासून म्हणजे मुळापासून चार मोठे फोग उत्पन्न होतात य या एक वटे चौऱ्यांशी लक्षधा फुटे ते वेळी जीवशाखी फाटे सैंधची होती या एक एक खाणीच्या मुळापासून अंकुर फुटून एकंदर चौऱ्याऐंशी लक्ष प्रकारचे अंकुर फुटतात त्यावेळी जीवरूपी फांदीच्या ठिकाणी पुष्काळचे फाटे उत्पन्न होतात प्रसवती शाखा सरळीया नाना सृष्टी डाहाळी आड फुटती माळी मागे सांगितलेल्या चार खाणी रूप सरळ शाखाने आणखी सृष्टीरूपी डहाळ्या फुटतात आणि अने अनेक जातीरूपी आडव्या फांद्या या संसार वृक्षाला उत्पन्न होतात स्त्री पुरुष नपुसके हे व्यक्ती भेदांचे टके आंदोलती आंदोलके विकार भारे स्त्री पुत्र व नपुसक हे भेदात्मक आकाराचे घोस असलेल्या कामाधिक विकारांच्या भाराने एकमेकांवर आदळत जैसा वर्षा काळू गगनी पालेजे नवधनी तैसे आकार जात अज्ञानी वेली जाय ज्याप्रमाणे वर्षा काळ हा आकाशामध्ये नव्या मेघांच्या रुपाने पसरतो त्याप्रमाणे अज्ञानाच्या ठिकाणी आकार मात्राचा वेळ पसरतो मग शाखांचे नियांग भारे लवोनी गुंफती परस्परे गुणक्षोभाचे वारे उदयजती मग शाखा आपल्या अंगभारांनी लावून एकमेकांमध्ये गुंतात व गुणक्षोभाच्या उत्कर्षाचे वारे उत्पन्न होतात तेथ ते, ते आचाटे गुणांचे निडझडाटे ज़ड़ तीही ठाई हा फाटे ऊर्ध्वमुळ ते गुण अति वाढल्यामुळे त्या ऊर्ध्वमुलाच्या वृक्षास खाली वर व मध्ये असे तीन फाटे फुटतात ऐसा रजाची या झुळुका झाडाडीता आगळी मनुष्य जाती शाखा थोरावती रजोगुणाचा वारा अधिक जोराने वाहू लागला असता मनुष्य जाती रुपी फांद्या जोराने वाढतात ती या उर्ध्वी आधी माझारीची कोंदा कोंदी आड फुटती खांदी चतुर्व चा। त्या मनुष्यूपी शाखा वरही नसतात व खालीही नसतात तर मधल्या भागातच त्यांची अतिशय गर्दी होऊन त्या मनुष्यूपी शाखाना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा चार वर्णांच्या चा आडव्या फांद्या फुटतात तेथ विधी निषेध स पल्लव वेद अभिनव पालव डोलती बरव विधिनिषेध रुपी कवळ्या पानांचे झुपके असलेली अशी वेदवाक्यांची डोलत असलेली पालवी त्या मनुष्य शाखांना अपूर्व शोभा आणते तेथ क्षणिके पदांतरे इह भोगाची तेव्हा अहि भोगांची नाशवंत अशी अनेक स्थाने हेच कोणी अंकुर ते अर्थ व काम यांच्या विस्ताराने जोराने वाढतात तेथ प्रवृत्तीचे ते निवृद्धी लोभे खा क, खा करे जती शुभाशुभे नाना कर्मांचे खांबे नेणू किती त्यावेळी संसाराची वृद्धी व्हावी या लोभाने अनेकनेक शुभाशुभ कर्मांचे सोट किती फुटतात हे कळत नाही देवीची भोगक्षिणे मागिले पडती देहांतीची बुडसळे तव पुढा वाढी पेले नवे देहांची त्याचप्रमाणे मागील जन्मात केलेल्या कर्मभोगांचा क्षय झाला की संसाररूपी वृक्षाची शुष्क काळून पडतात तोच पुन्हा नव्या देहाचा विस्तार तयार होतो आणि शब्दाधिक सुलव नवे नित्य होती आणि नैसर्गिक असलेल्या आकर्षक शोभेने सुशोभित झालेली जी शब्दाधिक विषयरूप पालवी ती नेहमीच नवीन नवीन तयार होत असते ऐसे रजो वाते प्रचंडे मनुष्य शाखांचे मनुष्य लोक या प्रमाणे रजोगुणाच्या प्रचंड वाऱ्याने मनुष्य शाखांचे समुदाय तयार होतात त्यास या संसार वृक्षाचे ठिकाणी मनुष्य लोक म्हणण्याचा प्रचार आहे तैसाची जो रजाचा वारा नावे कधरी वोसरा मग वाजो लागे घोरा तमाचा तो त्याचप्रमाणे तो रजोगुणाचा वारा क्षणभर वाहण्याचा बंद होतो व तमोगुणाचा भयंकर वारा वायला लागत तेव्हा तमोगुणाचा वारा सुटल्यावर याच मनुष्य रूपी शाखांना खालच्या बाजूला वाईट कर्मांची नीच वासना याच कोणी फांद्या त्या विस्ताराला पावतात असं समज अप्रवृत्तीचे खू वाळे कोंभ निघती सरळे घेत पान पाल व डाळे प्रमादाची निषिद्ध कर्मरूपी खणू असलेले सरळ फोक हे मनुष्य शाखेला प्रमादरूपी पाने व पाला व डाळ्या उत्पन्न करीत फुटतात बोलती निषेध नियमे जी रुच्या यजुस्सा तो पाला तया घुमे टके यजुर्वेद व सामवेद यांच्यातील मंत्र निश्चयाने निश्चिद्ध कर्मे सांगतात ते मंत्र रूपी पल्लव त्या डहाळ्यांच्या अग्रभागावर वाजू लागतात आगमजे परमार तीही पाणी घेती प्रसर वासनावेली दुसऱ्याच्या जा नाशाकरता जारण मारण प्रतिपादन करणारी जी शास्त्रे ही कोणी पाने त्या पानांसह वासना रुपी वेल तवतव होती थोराडे, थोरुडे आणि जन्म शाखा पुढे पुढे धाव मागे लोबीत सांगितल्याप्रमाणे जो जो वासना वेली विस्तारतात तो तो निषिद्ध कर्माची तळातील मुळे मोठी होतात आणि यामुळे जन्मरूपी शाखा पुढे पुढे धाव घेतात म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठ योनीतून निच योनीत जन्म प्राप्त होतात तेथ चांडाळादी निकृष्ट दोष जातीचा थोर फाट जाळ पडे कर्मभ्रष्टुलो तेव्हा तमोगुणामुळे मोहित झालेल्या कर्मभ्रष्टाना चांडाळादी निकृष्ट पाप योनी रूपी मोठ्या फांद्यांचे जाळे पडते पशु पक्षी सुकर व्याघ्र वृश्चिक विखार हे आडशाखा प्रकार पैसू घेते पशु पक्षी डुक्कर वाघ विंचू साप या आडशाखांचे समुदाय विस्तार पाहतात पर्यायशा शाखा पांडवा सर्वांगी ही नित्य नवा निरय भोग यावा फळाचा परंतु अर्जुना तमोगुणाच्या उत्कर्षात अशा या मनुष्य शाखांना सर्व अंगांच्या ठिकाणी नित्य नवी नरक भोग हीच फलाची प्राप्ती होती आणि हिंसा विषय पुढारी उ कर्म संगे धुर दूर धुरी जन्मवरी आगारी वाढतीची असे आणि तेथे हिंसा व मैथुन या गोष्टी मुख्य आहेत व वाईट कर्मांची संगती ही तेथे अग्रगण्य आहे व ते हिंसादी निषिद्ध कर्मांचे अंकुर अनेक जन्मातून वाढतच असतात ऐसे होती तर लोह लोष्ट पाशाण खांदी या तेवी जाण फळेची ज्या माणसांमध्ये मा तमोगुणाचा अशा रीतीने उत्कर्ष झालेला आहे ती माणसे अशा या प्रकारची अवस्था भोगता भोगता मग पुढे अखेरीस गवत लोखंड माती दगड अशा जड योनीत जातात तेथे शाखा तरी ह्याच आणि फळे तरी हीच अर्जुना गा अवधारी मनुष्याला गोनी इया स्थावर अंतवरी अधो शाखांची मनुष्य रूपी डहाळ्या या खालच्या शाखांची मुळे आहेत अर्जुना ऐक याप्रमाणे या, या संसार वृक्षाच्या खालच्या शाखांची वाढ मनुष्या पासून पर्यंत होते म्हणून डाळे ती ए आधीची मुळे जे एथून हा पगळे संसार तरु म्ह ज्या डहाळ्या आहेत याच खालच्या शाखांची मुळे आहेत असे समजावे कारण कि मग तेथून संसार विस्ताराला पाहतो एरवी उर्ध्वी चे पार्था मुदल मूळ पाहता मध्यस्था, अधिची अर्जुना संसार वृक्षाचे वरच्या बाजूचे मुख्य अज्ञान रूपी मूळ जर पाहिले तर खाली वाढलेल्या शाखात मनुष्य प्राणी हा मध्यावर असलेल्या शाखा होत परितामसी सात्विकी सुकृत दुष्कृतात्मकी विरुढती या शाखी अधोध्वीची परंतु चांगल्या व वा वाईट कर्माने भरलेल्या ज्या सत्व गुणी व तमोगुणी वरच्या व खालच्या फांद्या आहेत त्या रूपाने मनुष्य रूपी शाखाच वाढतात आणि वेद त्रयाची या पानाये अन्यत्र लागो अर्जुन जे मनुष्या वाचून विधान विषय नाही अर्जुन तीन वेदरूपी पाने या मनुष्यरूपी शाखेशिवाय दुसऱ्या ठिकाणी लागत नाहीत कारण कि तिन्ही वेदांच्या आज्ञेला मनुष्याशिवाय दुसरे कोणी पात्र नाही म्हण तनु मानुष्व मुळोनी जरी शाखा तरी कर्मवृद्धी सी रेखा इयेची मुळे म्हणून मनुष्य तनू या जरी संसार वृक्षाच्या वरच्या मुळाच्या दृष्टीने शाखा आहेत तरी कर्माच्या विस्ताराला याच मुळे आहेत असे समज आणि तरी झाडी शाखा वाढता मुळे गाढी मुळ गाढेत व वाढी पैसा आणि इतर प्राकृत वृक्षांचेही असे आहे की त्यांच्या फांद्या जसा जशा वाढतात तसतशी त्यांच्यामुळे जमिनीमध्ये खोल बळवलेली असतात आणि जशी जशी त्यांच्यामुळे जमिनीमध्ये खोल बळवलेली असतात तसा तसा त्या वृक्षांचा वरचा विस्तारही अधिकाधिक फैला होतो तैसेची या शरीरा कर्मत देह संसारा आणि देह त्यापारा ना म्हणूची या मनुष्य शरीराच्या बाबतीतही त्याप्रमाणे आहे ते असे की जेथपर्यंत कर्मे आहेत तेथपर्यंत देहाचे राहणे आहे आणि जेथपर्यंत देह आहे तो पर्यंत कर्मे करण्यास नाही म्हणताच येत नाही म्हणून मानुषे मुळे होती न चुके ऐसे जगत जनके बोलिली तेने म्हणून मनुष्य ही या संसार वृक्षाच्या खालच्या व वरच्या शाखांची मुळे आहेत यात चुक नाही असे त्या जगाच्या जनकाने म्हणजे श्रीकृष्णाने सांगितले मगतमाचे ते दारुण स्थिरावले या वाऊध सत्वाची सुटे सतरा वाहूटळी मग ती तमाची भयंकर सुटलेली वावटळ शांत झाल्यावर सत्वाची वावटळ जोराने सुटते तई याची मनुष्याकारा मुळी सुवासना निघती आर घेऊन फुटती कोंबारा सुकृतांकुरी त्याच वेळी याच मनुष्यकार रुपी मुळांना सुवासना रुपी मोड निकतात, व ते मोड कोंबा येऊन म्हणजे त्या सदवासना दृढ होऊन जातात नंतर त्या कोंबांना सत्कर्म रुपी अंकुर पुरतात उकलते प्रज्ञा कुशल ते खे डिरिया निगती निमी बाबळुनी विकासणाऱ्या ज्ञानाच्या योगाने बुद्धिचातुर्याचे तीक्ष्ण अंकुर एका क्षणात विस्तारून निघतात मतीचे सोटवावे, टाली ती स्फूर्तीचे निथावे बुद्धी प्रकाश घे विवेका बरी बुद्धीचे बळाने विस्ताराला पावतात व विवेकाच्या जोराने बुद्धी प्रकाशाला घेते म्हणजे बुद्धीत प्रकाश पडतो तेथ मेधारसे सगर्भ अस्थापत्री सबोंब सरळ निघती कोंब सदवृत्तीचे त्यावेळी मेधारस म्हणजे धारणाशक्ती रुपी रस ज्याच्या आत भरलेला आहे व जे आस्था म्हणजे आदरूपी पानांनी सुशोभित आहेत असे सदवृत्तीचे सरळ कोंब फुटति घोषा गुम वेद पद्याच्या सदाचाराचे अंकुर एकदम पुष्कळच फुटतात व ते वेद पद्यांच्या गर्जना करू राखतात शिष्टागम विधान विविध यागविताने येनावरी पाने पाले जती श्रेष्ठ पुरुष व शास्त्रे यांनी सांगितलेले आचरण व नाना प्रकारच्या यज्ञांचे विस्तार हिच कोणी पानांवर पाने पसरतात ऐशा यमदमी घोसाळीया उठती तपाचिया डाहाळिया देती वैराग्य शाखा कोवळीया वेल्हाळपणे अशा यमदमांचे घोस असलेल्या तपांच्या डहाळ्या उत्पन्न होतात व त्याला वैराग्यरूपी शाखा विस्ताराने आलिंगन देतात विशिष्टा व्रतांचे फोक धीराच्या अणगटी तिख जन्मवेग ऊर्ध्वमुख उंचावती आणि जे धैर्यच्या अंकुराने तीक्ष्ण असतात असे श्रेष्ठ व्रतरूपी फोक उत्पत्तीच्या वेगाने वरटोक असलेले असे उंच वाढतात श्रेष्ठ व्रतांच्या योगाने वरवरचे जन्म त्यास प्राप्त होतात माझी वेदांचा पाला दाट तो करी सुट जव वाजे अचाट सत्वा निळवतो जो पर्यंत सत्व गुणाचा प्रचंड वारा सुटतो तो पर्यंत मनुष्य रूपी शाखेच्या मध्ये असलेला वेदरूपी दाट पाला विद्यांची ज्ञानांची गर्जन करतो तेथ धर्म डाळ दिसती जन्म शाखा सरळी तियाड फुटती फळी स्वर्गादि तेव्हा धर्मरूपी शाखेच्या विस्तारात जन्माच्या सरळ वाढलेल्या फांद्या दिसतात व त्या फांद्याना स्वर्गाधिक फळाने युक्त असे अनेक आडफाटे फुटतात पुढा उपरती रागे लोहीवी लोही शाखा पालवी पाल्हा जत नित्य नवी वाढतीची असे पुढे रंगाने तांबडे असलेल्या वैराग्य रूपी शाखेला धर्म व मोक्षरूप लुसलुसित पालवी नित्य नवीन येऊन वाढतच राहते पै रविचंद्र आदी ग्रहवर पितृ ऋषी विद्याधर हे आड शाखा प्रकार पैसू घेत नंतर याच धर्मरूपी शाखेला सूर्य चंद्र वगैरे श्रेष्ठ ग्रह पितर ऋषी विद्याधर हे आणखी आडव्या शाखांचे प्रकार विस्तार घेतात अभिप्राय असा कि धर्माचरणापासून श्रद्धेनुसार हे लोक प्राप्त होतात याही पासून उंच वडे गुढले फळाचे निबुडे इंद्रादी कांदोडे थोर शाखांसे याही फांद्यांच्या पेक्षा वर उंच गेलेल्या इंद्रादिक मोठ्या फांद्यांचे झुपके असून त्या फांद्यांची बुडे फळाने झाकलेली असतात मग आता याही उपरी डहाळिया तपोज्ञानी उंचा वलीया मरीची कश्यपादिया उपरी शाखा मग त्याही डहाळ्यांच्या तपाने व ज्ञानाने उंच वाढलेल्या अग्री थोरू फळाढ्यपणे या प्रमाणे वर असलेल्या शाखांचा शाखोपशाखी अधिक अधिक होणारा हा विस्तार या फांद्यांच्या बुडाशी लहान व शेंड्याला जास्त फळे असल्यामुळे थोर अस आहे वरी उपरी शाखा ही पाठी येती फळभार जे किरीटी ते ब्रह्मेशात अनगटी कोंब निगती अर्जुना शिवाय या वरच्या शाखांनंतर या संसार वृक्षाला जे फळभार येतात ते ब्रह्मदेव आणि शंकर रुपी अणकुचीदार कोंब येतात अभिप्राय असा कि ब्रम्हदेव आणि शंकर हेच फळभार आणि कोंब आहेत कोंब तेच आणि फळे तेच फळाचे नि वो झेपणे वो वांडे दुने जव माघवते बैसणे मुळीची होय हा संसार वृक्ष मनुष्य रूपी शाखेत वरच्या भागाला इतका लावलेला आहे कि ती मनुष्य रूपी शाखा सत्कर्माच्या फळाच्या भाराने मूळ जे माया त्याला पुन्हा येऊन टेकते ब्रम्हच्या जवळ येते प्राकृता ही तरी रुखा जे फळे दाटली होय शाखा ते वो वांडली देखा बुडासी आणि हे पहा इतर लौकिक वृक्षाला तरी फळांनी लगडलेली जी फांदी असते ती लवली असता पुन्हा मुळाकडे येते पांडवा वाढते निज्ञ त्याप्रमाणे येथून या संसार वृक्षाचा सर्व विस्तार उत्पन्न झालेला आहे अर्जुना त्या मुळाच्या ठिकाणी वाढणाऱ्या ज्ञानाच्या योगाने मनुष्य शाखा येऊन टेकतात म्हणून ब्रह्मेशा ना परवते वाढणे नाही जीवाते तेथून मग वरवते ब्रह्मची की म्हणून ब्रह्मदेव आणि शंकर यांच्या पलीकडे जीवाना वाढणे नाही मग तेथून वर केवळ ब्रह्मच आहे परि हे असो ऐसे ब्रह्मा दिकते अंगवसे मुळा सरीसे न तुकती परंतु हे असुदे, दे याप्रमाणे अर्जुना ब्रह्मादिक या डहाळ्या या संसार वृक्षाचे वरचे मूळ जी माया तिच्या तुलनेला येत नाहीत आणि कही शाखा उपरता जिया नामे विरली ब्रम्मी सनकादिक नावाच्या वरच्या म्हणजे निवृत्तीच्या मार्गाच्या प्रसिद्ध शाखा आहेत त्या या संसार मुळात अथवा फळात न सापडता ब्रम्ह स्वरूपी भरलेल्या आहेत ऐसी मनुष्या पासून शाखांची वाढी बरवी उंचावे पै याप्रमाणे पासून तो थेट बरते जे ब्रह्मादिक ही जी संसार वृक्षाची शेवटची पालवी आहे ते पर्यंत या संसार वृक्षाच्या फांद्यांची वाढ चांगली उंचावते असे समज पार्था ब्रह्मादी, हो या मनोनी ये ब्रह्मादी मनुष्यत्वाची होय आदी म्हणून इये आधी म्हणितली मुळे अर्जुना वरचे जे ब्रह्माधिक लोक आहेत त्यांना मनुष्यत्वच म्हणजे मनुष्यपणा मूल कारण आहे म्हणून मनुष्यत्व हे खालची मुळे आहेत असे आम्ही म्हटले आहे